अध्याय दोनशे सातवा जगदुत्पत्ती वर्ण युधिष्ठिर म्हणाला हे महाप्राज्ञ पितामह कमलोचन अविनाशी सर्वकार्यांचा करता स्वतः जन्मशून्य पण सर्व प्राण्यांच्या उत्पत्ती स्वलयास कारणीभूत इंद्रियांचा नियंता व प्राण्यांच्या शरीरात वास्तव्य करीत असूनही जरामरणादी देहधर्मापासून अलिप्त असा जो विश्वव्यापक प्रभु नारायण त्याचे तात्विक स्वरूप ऐकावे अशी माझी इच्छा आहे भीष्म म्हणाले युधिष्ठिरा ही गोष्ट पुत्र परशुरामाने देवर्षी नारदाने व ही सांगितलेली मी ऐकली आहे बा युधिष्ठिरा असित देवल महातपस्वी वाल्मिकी आणि मार्कंडेय यानि विश्वव्यापक परम्त्म विषयी अर्थात श्री विष्णू विषय अद्भुत गोषी संग भरतुलश्रेष्ठा तो भगवान प्रभु केशव सर्वंता सर्वान्तरयामी सर्वव्यापक है ऐकले परंतु महाबाहो नरपते युधिष्ठिरा ब्रह्मवेद्या लोकान त्या शारंगधनुष्य धारण करणाऱ्या महात्म्या श्री विष्णूच्या ज्या कर्माचे ज्ञान आहे आणि पुराणज्ञ लोक त्याच्या ज्या कर्मांचे वर्णन करीत असतात तेवढी कर्मे मी तुला कथन करतो आई हा पुरुषोत्तमच जीव ईश्वर आणि शुद्ध चैतन्य होय यानेच वायू अग्नी जल आकाश आणि पृथ्वी ही पंचमहाभूते निर्माण केली सर्व भूतांचा नियंता जो हा प्रभू त्याने पृथ्वी निर्माण केल्यानंतर जलामध्येच आपले निवासस्थान केले याप्रमाणे तेजोमय असा तो प्रभू जलामध्ये वस्तिस्थान करून तेथे शयन करू लागल्यानंतर त्याने सर्व प्राण्यांच्या पूर्वी सर्व प्राणांश्रयभूत अशा संकर्षणाची म्हणजे अहंकाराची उत्पत्ती मनासह केली असे आमच्या ऐकण्यात आहे तोच सर्व प्राण्यांना आधारभूत असून भूत, भूत व भविष्य या दोहोंचंही आश्रयस्थान आहे हे महाबाहू युधिष्ठिरा याप्रमाणे तो निर्माण झाल्यानंतर त्या नारायणाच्या नाभीमध्ये सूर्याप्रमाणे देदिप्यमान असे एक दिव्य कमल उत्पन्न झाले आणि सर्व प्राण्यांचा पितामह भगवान ब्रह्मदेव हा आपल्या तेजाने सर्व दिशा प्रकाशित करीत त्या कमलातून निर्माण झाला वा युधिष्ठिरा या याप्रमाणे त्या महाबाहू महात्म्या ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाल्यानंतर तमोगुणापासून सर्व दैत्यात पहिला असा मधुसंज्ञक महादैत्य निर्माण झाला तो जात्याच क्रूर असून भयंकर कर्मे करू लागला तेव्हा ब्रह्मदेवाच्या उत्कर्षासाठी श्री विष्णूने त्याचा वध केला विधिष्ठिरा ज्याचा वध केल्यामुळेच योगीजन पूज्य अशा त्या श्री विष्णूस सर्वदेव दानव आणि मानव मधुसूदन असे म्हणू लागले तदनंतर ब्रह्मदेवाने मरीची आत्री अंगिरा पुलस्त्य पुलह क्रतु आणि त्यांचे भरतीला दक्ष मिळून सात मानसपुत्र उत्पन्न केले युधिष्ठिरा या ज्येष्ठ जो मरीची त्याने ब्रह्मज्ञ श्रेष्ठ आणि तेजस्वी असा कश्यप संद्यक पुत्र निर्माण केला आणि हे भरतकुलश्रेष्ठा युधिष्ठिरा दक्ष म्हणून जो सांगितला तो मरीचीहूनही ज्येष्ठ असून ब्रह्मदेवाने आपल्या अंगुष्ठापासून पूर्वीच निर्माण केला होता हाच दक्ष प्रजापती म्हणून प्रसिद्ध झाला हे भरतकुलोत्पन्ना त्या दक्षप्रजापतीला प्रथम तेरा कन्या झाल्या त्या सर्वांमध्ये दि सर्व धर्मातील विशेष जाणणारा महाकीर्तिमान महात्मा मरीची पुत्र कश्यप हा त्या सर्व दक्षकन्यांचा पती झाला पुढे धर्मज्ञ अशा दक्ष प्रजापतीने त्या कन्याहून कनिष्ठ अशा दहा कन्या निर्माण केल्या व त्या धर्माला दिल्या हे भारता धर्माला वसु अत्यंत तेजस्वी रुद्र विश्वेदेव साध्य आणि मरुत्वत असे पुत्र झाले पुढे दक्ष प्रजापतीला पूर्वोक्त कन्याहून कनिष्ठ अशा सत्तावीस कन्या झाल्या आणि महाभाग्यशाली चंद्र हात्या त्या सर्वांचा पती झाला कश्यपाच्या ज्या इतर स्त्रिया त्यांना गंधर्व अश्व पक्षी धेनू किन्नर मत्स्य आणि उद्भिज्य वनस्पती अशी संतती झाली आदितीला महाबलाढ्य व देवश्रेष्ठ असे आदित्य संज्ञ पुत्र झाले या आदित्यांपैकी भगवान विष्णू वामन स्वरूपाने अवतीर्ण झाला याच्या पादन्यासाने देवांची लक्ष्मी वृद्धिंगत झाली आणि दनू व दिती यापासून उत्पन्न झालेल्या आसुरी प्रजेचा पराभव झाला दनूपासून विप्रचिती प्रभूती दानव उत्पन्न झाले आणि दितीनेही महाभलाढ्य असे सर्व देवशत्रु दैत्य निर्माण केले पुढे भगवान विष्णूने दिवस रात्र आणि ऋतू यांनी युक्त असलेला काल निर्माण केला तसेच पूर्वान्न आणि अपरान्न ही निर्माण केले पुढे त्याने विचार करून मेघ व इतर स्थावर जंगम पदार्थ यांची सृष्टी केली तसेच विपुल अशा तेजाने युक्त असलेली सर्व पृथ्वी ही त्यानेच निर्माण केली हे भरतश्रेष्ठा युधिष्ठिरा तदनंतर त्या प्रचंड ऐश्वरशाली विष्णूने आपल्या मुखापासून श्रेष्ठ असे शंभर ब्राह्मण उत्पन्न केले बाहूपासून शंभर क्षत्रिय मांड्यापासून शंभर वैश्य आणि चरणांपासून शंभर शूद्र उत्पन्न केले याप्रमाणे चार वर्ण उत्पन्न केल्यानंतर त्या महातपस्वी प्रभूने सर्व प्राण्यांच्या कृत्यांवर देखरेख ठेवण्यासाठी वेदविद्येचा करता जो अत्यंत तेजस्वी ब्रह्मदेव त्याची योजना केली आणि भूतगण व मातृगण यांचा अध्यक्ष रुद्र याचीही उत्पत्ती केली तसेच पापी लोकांचे शासन करणारा पितरांचा अधिपती यम आणि निधिपालक कुबेर यासही त्यानेच निर्माण केले जलचर प्राण्यांचा व जलाचा अधिपती वरुण याची उत्पत्ती त्याचपासूनच झाली असून त्याच प्रभूने सर्व देवाधिपती इंद्रही निर्माण केला आहे युधिष्ठिरा पूर्वी कृतयोगाच्या आरंभी जितके दिवस जगण्याची मनुष्यास इच्छा असे तितके दिवस तो जिवंत राहत असत त्यावेळी त्यांना यमाची भीती नव्हती तसेच हे भरतकुलश्रेष्ठा त्यावेळी स्त्री पुरुष संबंधही घडत नसत केवळ संकल्प मात्रे करूनच संतती होत असे पुढे त्रेता युगात स्पर्श मात्रे करून संतती होऊ लागली हे प्रजाधिपते ह्या युगामध्येही स्त्री पुरुष संबंध नव्हता हे नरपते लोकांमध्ये स्त्री पुरुषासंबंधांचा प्रसार द्वापार युगात पडला आणि हे राजा कलियुगामध्ये पत्नी संबंध सुरू झाला बा युधिष्ठिरा भूतांचा नायक परमात्मा हाच या सर्व सृष्टीचा उत्कृष्ट साक्षी आहे आता हे कुंतीपुत्रा केवळ नरकासत जाणारे जे लोक आहेत ते सांगतो ते ऐ हे नरश्रेष्ठा दक्षिणापथामध्ये जन्म पावलेले सर्व आंध्र गुह पुलिंद शबर चूचुक आणि मद्रक हे नरकगामी होत आता उत्तरापथामध्ये जन्म पावणारे नरकगामी लोक सांगतो ऐक यवन, कांबोज गांधार किरात आणि बरबर हेच ते लोक होत बा युधिष्ठिरा हे सर्व पाप करीत या पृथ्वीवर संचार करीत हिंडत असतात हे असून, चंडालतुल्यु आचरण बगड़सारखे कि गृध्रासारखे युधिष्ठिरा कृतयुगा पृथ्वी पर भरतश्रेष्ठा त्रेतायुगा आरंभर पुढ़े युगा या भयंकर पुढ़ संधिकाल जेव जवर येपला ये राजे एकमेक चालुन जाऊन हल्ले करू लगे कुरुकुलश्रेष्ठा या प्रमाणे विस्तृत अशा स्वरूपाने तो भगवान विष्णू अवतीर्ण झाला असे सर्व लोकांचे अवलोकन केलेल्या नारदाने सांगितले तसेच हे महाबाहो भरतकुलश्रेष्ठा नरपते युधिष्ठिरा नारदाचेही मत श्रीकृष्ण शाश्वत आहे असेच आहे सारांश हा कमलोचन सत्यविक्रम श्रीकृष्ण केवळ मनुष्य नसून अचिंत्य असा परमात्मा आहे ओम तत्स